मत अध्याय दिवशी म्हणजे शब्दात दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता शेतात पीक उभे होते येशूच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले जेव्हा परुष्यांनी हे पाहिले तेव्हा ते येशूला ते म्हणाले पहा तुमचे शिष्य शब्दात दिवशी जे करू नये ते करीत आहेत तेव्हा त्याने त्यांना म्हटले दावीदाला व त्याच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले हे तुम्ही वाचले आहे काय देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या असे करणे नियमशास्त्राच्या विरुद्ध होते फक्त याजकानाच ती भाकर खाण्याची परवानगी होती आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की प्रत्येक शब्दाताच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्दात पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे पवित्र शास्त्र म्हणते मला यज्ञपशूचे आर्पणे नकोत तर मला दया हवी याचा खरा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता कारण मनुष्याचा पुत्र शब्दताचा प्रभू आहे रेशूने ते ठिकाण सोडले व येहुद्यांच्या सभासनात तो गेला सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता काही येहुद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या, या हेतूने त्याला विचारले शब्द दिवशी रोग बरे करणे योग्य आहे का येशूने त्यांना उत्तर दिले जर तुमच्या एखाद्याकडे मेंढरू असेल व शब्बात दिवशी ते खड्ड्यात पडले तर तो त्याला वर काढणार नाही काय तर मग मनुष्य मेंढ्रापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्दात दिवशी चांगली करण्याची मोकळी देते मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला तुझा हात पुढे सरळ कर त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला नंतर परुषांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसल केली परुशी काय करीत आहेत ते येशूला माहित होते म्हणून येशू तेथून गेला पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते त्या सर्वांना बरे केले आणि त्याने त्यांना निघून सांगितले की तो कोण आहे हे इतरांना सांगू नका यश या जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले हा माझा सेवक याला मी निवडले आहे मी त्याचवर प्रीती करतो आणि विषय मला संतोष वाटतो मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवेन आणि तो येहुदी तर योग्य न्यायाची घोषणा करेल तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वा तो विझविणार नाही योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करेल। सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला सर्व लोक चकित झाले ते म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय परुषांनी लोकांना हे बोलताना ऐकले परुशी म्हणाले भूते काढण्यासाठी येशू बाल जबुल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबुल हा तर भूतानचा प्रमुख आहे परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते म्हणून येशू त्यांना म्हणाला आपसात लढणारी राज्य नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल आणि मी जर बाल जबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे मुले कोणाच्या सामत्याने भूते काढतात म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवितील परंतु मी जर देवाच्या साह्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चित समजा किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कुणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल तर तो माझ्या विरुद्ध आहे जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्या विरुद्ध काम करीत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल ते जे काही वाईट बोलतील त्या ही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही त्याला या क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही जर तुम्हाला चांगले फळ हवे असेल तर झाड चांगले करा जर तुम्ही झाड चांगले करणार नाही तर फळही चांगले येणार नाही कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते अहो सापाच्या पिल्लां तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील जे अंतकणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील काही नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले गुरुजी तुमच्या हातून एखादे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे येशून उत्तर दिले जे लोक देवाशी प्रामाणिक नाहीत पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात पण यवना संदेशाशिवाय दुसरे चिन्ह तुम्हाला मिळणार नाही कारण यवना जसा तीन दिवस व तीन रात्री माश्याच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील तुमच्या विरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हाला दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कुणी एक येथे आहे न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरविल कारण शलमुनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमुनापेक्षा महान असा कुणी येथे आहे जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही तेव्हा तो म्हणतो जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनिटके असे त्याला दिसते नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्या घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात मग त्या माणसाची शेवटची स्थिती पहिल्यापेक्षा वाईट होते तसे आजच्या ह्या पापी पिढीचे होईल तो लोकांशी बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते तेव्हा कोणीतरी त्याला म्हणाले तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले कोण माझी आई कोण माझा भाऊ मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला पहा हे माझी आई व माझे भाऊ आहेत कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात तेच माझे भाऊ बहीण आणि आई आहेत